स्कंध सहावा अध्याय सव्वीसावा दीची कथा व्यास म्हणाले हे राजा माझे भाषण ऐकल्यावर नारदमिनी हसून म्हणाला हे पुराण पुरुषा तू मला काय विचारतो आहेस सर्व जग मायेने वेष्टीत असून शिवाय या संसारात दुसरे काही नाही लोक मला ज्ञानी समजतात पण मीही शंकेने व्यग्र आहे म्हणून मी तुला आता सत्यघटनास निवेदन करतो पूर्वी मला भार्य करता फारच दुःख भोगावे लागले एकदा मी आणि पर्वतमुनी भूतलावर आलो तीर्थक्षेत्रे मुंचे पृथ्वीवर फिरू लागलो स्वर्गात पण ठरला होता आपल्या मनातील शुभ अथवा अशुभ विचार कथन करायचे अशा निश्चयाच्या शब्दा घेऊन आम्ही हिंडत असता संजय नावाच्या राजाच्या सुंदर नगराजवळ आलो तो ग्रीष्मकाल संपण्याचा सुमार होता राजाने भक्तीने आमची पूजा केली आम्ही त्याच्याकडे राहिलो पावसाळ्यात मार्गाने चालणे कठीण असते म्हणून ब्राह्मणाने आठच महिने प्रवास करावा राजाने आपल्या दमयंती नावाच्या सुंदर कन्येला आमची सेवा करण्यास सांगितली ती सतत उद्योगी राहून आमची सेवा करीत होती आम्हाला सर्व वस्तू वेळच्या वेळी देत होती आम्ही ही वेदव्रत तत्पर होऊन राजगृही राहिलो तेव्हा मी विणेच्या सुराबरोबर गायत्र नावाचा साम गात असे माझ्या गाण्यामुळे ती कन्या मजवर प्रेम करू लागली मला तिच्याविषयी मोह उत्पन्न झाला तेव्हापासून ती कन्या माझ्या आणि पर्वतमुनीच्या सेवेमध्ये वेगळेपणा ठेवू लागली त्याच्या कारणाबद्दल पर्वतमुनी विचार करू लागला तो एकदा मला म्हणाला हे नारदा राजकन्या तुझ्यावर प्रेम करीत आहे हे खरे ना कारण ती माझ्याशी वागताना वेगळेपणाने वागते तुलाही तिच्याबद्दल प्रेम वाटू लागल्याचे मला दिसत आहे करण नेत्र मुख यांच्या हावभावावरून तसे वाटते तेव्हा तू खरे सांग आपल्या शपदरण ठेव ते ऐकून मी म्हणालो आम्ही एकमेकावर प्रेम करू लावलो आहोत हे खरे ते ऐकताच मनी क्रुद्ध झाला माझा धिक्कार करून तो म्हणाला हे मित्रद्रोही नारदा शपथ घेऊनही तू फसवलेस म्हणून माझ्या शापामुळे वानरमुख होशील त्याच क्षणी मी वानरमुखी झालो मी ही क्रुद्ध होऊन म्हणालो तुझे स्वर्गात गमन होणार नाही तू मृत्यू लोक राहशील खिन्न होऊन निघून गेला मी, वानर मुख जाली। व्यास मी नारद मुनीना म्हणालो आपली शापमुक्ती कशी झाली तसेच तुमची पुन्हा भेट घडली की नाही याविषयी मला विस्ताराने सांगा नारद म्हणाले हे मुने मायेचे चरित्र मी काय सांगू ते अतर्क्य आहे पर्वतमुनी गेल्यावर ती कन्या पूर्ववत माझी सेवा करीत राहिली पण वानरमुख झाल्यामुळे मी फार दुखी झालो पुढे राजकन्येचा विवाह काल प्राप्त झाल्यावर राजा सचिवाला म्हणाला हे सचिवा माझ्या कन्येसाठी योग्य वर शोध तो शूर गुणवान कुलवान असावा प्रधान म्हणाला अनेक राजपुत्र गुण आणि कुलसंपन्न आहेत आपणाला इष्ट वाटेल त्याला आपण कन्या द्यावी तेव्हा दमयंतीने दाईकडून आपल्या मनातला भाव पित्याला कळवला दाई राजाला म्हणाली महाराज कन्या म्हणते महाबुद्धिमान नारदाला मी वरले आहे तेव्हा त्याच्याशी माझा विवाह होणे योग्य होय मी नारदाशिवाय कुणालाही पती वरणार नाही कारण मी त्याच्या नादसागरामध्ये तल्लीन झाले आहे अध्याय सव्वीसावा समाप्त